स्कंद बारावा अध्याय दुसरा शक्ती तत्वे मुद्रा श्रीनारायण म्हणाले हे महामुने वर्णांच्या शक्ती कोणत्या ते आता सांगतो वामदेवी प्रिया सत्या विश्वा भद्रविलासिनी प्रभावती जया शांता कांता दुर्गा सरस्वती विद्रुमा विशाला ईशा व्यापिनी विमला तपोहरिणी तमोपहारिणी सूक्ष्मा विश्वयोनी स्वतंत्र जया पद्मालया परा शोभा भद्रा त्रिपद या चोवीस वर्षांच्या यथाक्रम शक्ती आहेत आता वर्णांचे रंग आहेत चाफा जवस यांच्या पुष्पाप्रमाणे लाल स्फटिकाप्रमाणे कमलपुष्पाप्रमाणे तेजस्वी सकाळच्या सूर्याप्रमाणे शंख किंवा कुंद लाल लाल कमलपत्राप्रमाणे पद्मरागाप्रमाणे इंद्रनिल मण्यासारखा कुंकुमासारखा अंजनासारखा लाल वैडूर्य मण्याप्रमाणे मधासारखा हरिद्रेसारखा कुंद आणि दूध याप्रमाणे सूर्य तेजाप्रमाणे पोपटाच्या पुच्छाप्रमाणे शतपत्रासारखा केतकी पुष्पाप्रमाणे मोगरीच्या फुलासारखा करवीर पत्राप्रमाणे असे हे चोवीस रंग आहेत हे पापशुद्धी करणारे अक्षरांचे वर्ण सांगितले पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश रस रूप शब्द स्पर्श उपस्थ पायू पाद हस्त वाणी प्राण त्वक, तिह् श्रोत्र प्राण अपान व्यान समान ही वर्णांची तत्वे होत आता वर्णांच्या मुद्रा सांगतो संमुख संपुट वितत विस्तृत द्विमुख त्रिमुख चतुर्मुख पंचमुख षमुख अधोमुख व्यापकंजलिकम यमपाश, ग्रंथित सन्मुख उमुख विलंब मुष्टिच मुष्टीस, मत्स्य कूर्म वराह सिंहाक्रांत महाक्रांत मुद्गर पल्लव त्रिशूल योनी सुरभि अक्षमाला लिंग अंबुज या महामुद्रा होत त्रिशुलापासूनच्या सहा मुद्रा गायत्रीच्या चौथ्या पादाच्या आहेत हे नारदमुने या क्रमाने वर्णांच्या मुद्रा सांगितल्या ह्या महापाचा क्षय करतात कीर्ती आणि कांती देतात अध्याय दुसरा समाप्त